قل ان اي شيء اكبر شهاده ولله شهيد بيني وبينكم واوحي الي هذا القران لانذركم به ومن بلغ ائنكم لتشهدون ان مع الله الهه اخرى قل لا اشهد قل انما هو اله واحد وانني بريء مما تشركون جن وذرا كونوا شهشه ترون هون वरच है संगा तुम अल्लाह साक्षी है प्रकटना द्वारा गेला है जेनेकर ज्या ज्यादापर्त हा पोचेल सावध कराव का खरच तुम्हें अभी साक्ष देता कि अल्लाह बरबर इतर ईश्वर देखी है संगा अक्ष कदापि दे संगा ईश्वर तो एक आहे। आणि मी त्या अनेक ईश्वरवादापासून सर्वस्वी बेजार आहे ज्यात तुम्ही गुरफटला आहात ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या गोष्टीला अशा निसंदिगपणे ओळखतात जस त्यांना आपल्या पुतळं ओळखण्यात कसलीच संदिग्धता जाणवत नाही परंतु ज्यांनी आपण हून स्वतःला तोट्यात आणला आहे ते हे मान्य करत नाहीत आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारिक कोण असेल जो अल्लाहवर खोटे आळ लावतो अथवा अल्लाच्या निशाण्या खोट्या ठरवतो निसंशय असल्या जालीन कधीही सफल होऊ शकत नाहीत وَيَوْمَ نَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ نَقُولُ لِلَّذِينَ أَشْرَكُوا أَيْنَ الَّذِينَ كُنْتُمْ تَزْعُمُونَ एकत्रू आणि अनेकेश्वर वाद्यांना विचारू की आता ते तुमचे ठरवलेले भागीदार कुठे आहेत ज्यांना तुम्ही आपला ईश्वर समजत होता तुम्ही ज कोठलात उपद्रव मजू शकना नहीं अशी खोटी जबानी देखे कि स्वामी तुझी शपथ आम्मी मुकेश्वर आधीन हो कशा प्रकार अपने वत्य रचते सर्व बनावट उपास्य हरवी ومنهم من يستمع إليك وجعلنا على قلوبهم أكناة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإن يرى كل آية لا يؤمنوا بها حتى إذا جاءوك يجادلونك يقول الذين كفروا يقول الذين كفروا إن هذا إلا أتاطير الأولين يعني شابه كي كهي لوك أفعهد जे दे कान देऊन न देन तुम ईक दाखु वस्तुस्थिति अभी है कि आदया पड़दे घना बधिरत है कि सर्व का ही ऐकुन सुधा का मगर को निशाणी पी तरीके इन आऊपर परमावधि अभी की जेवी तुम्हें तुम्हारा झगड़त ज्यादा लोक इनकार सत्य गोष्टी मान्य करना पास स्वतः देखी दूर पड़ता मुही वाइट करते हैं खर पाता वे स्वतः विनाशाग्री तैयार करता है परंतु त्यांना याचं भान नाही किती बरं झालं असतं तर तुम्ही त्यावेळेची परिस्थिती पाहू शकला असता तेव्हा ते जहानमच्या काठावर उभे केले जातील त्यावेळेला ते म्हणतील अरे रे एखादा मार्ग असा निघावा की आम्ही पृथ्वीवर पुन्हा परत पाठवले जावं आणि आपल्या रबच्या निशाण्या आम्ही खोट्या ठरवू नये आणि इमान आणणाऱ्यांमध्ये सामील व्हावं तर किती छान खरं पाहता ही गोष्ट ते केवळ या कारणास्तव म्हणतील कि ज्या सत्यावर त्यांनी पडदा घातला होता ते त्यावेळी उघडवून त्यांच्या समोर आलेलं असेल अन्यथा जर त्यांना पूर्व आयुष्याकडे परत पाठवलं गेलं तर पुन्हा ते ते सर्व काही करतील ज्यांची त्यांना मनाई करण्यात आली आहे ते तर आहे लबाड म्हणून आपल्या या इच्छेच्या अभिव्यक्तीत देखील लबाडेतच आधार घेतील आज हे लोक सांगतात की जीवन जे काही आहे ते फक्त हेच आमचं लौकिक जीवन आहे आणि आम्ही मृत्यूनंतर मुळेच पुन्हा जिवंत उठवले जाणार नाही जर तुम्ही ते किती छान होईल जेव्हा हे आपल्या रब समोर उभे केले जातील तेव्हा त्यांचा रब त्यांना विचारेल काही वस्तुस्थिती नव्हे हे म्हणतील होय आमच्या पालनकर्त्या ही वस्तुस्थितीच आहे तो फरमावेल बर أرادة وسطس دي جابلة إنكار بأي ركوبات آسفات كيا قد خسر الذين كذبوا بلقاء الله حتى إذا جاءتهم الساعة بغتة قالوا يا حسرتنا قالوا يا حسرتنا على ما فرطنا فيها وهم يحملون أوزارهم على ظهورهم على ساء ما يزرون تو دادة لئتلوك त्यांनी अल्लाशी आपल्या भेटीच्या वार्तेला खोटं ठरवलं जेव्हा आकस्मिक ती घटका येऊन ठेपेल तेव्हा हेच लोक म्हणतील अरे रे आमच्याकडून आणि यांची दशा अशी असेल की त्यांनी आपल्या पाठीवर आपल्या पापांचं ओझं घेतलं असेल पहा किती वाईट ओझा आहे जे हे उचलत आहेत जागतिक जीवन खेल एक मनोरंजन है वास्तविक पता आचिर करता अधिक बेहतर है जे दुराचारापस अलिप रहते हैं उपयोग करना नहीं पैगंबर सलम मला माहीत आहे ज्या गोष्टी हे लोक रचत आहेत त्यापासून तुम्हाला दुःख होत परंतु हे लोक तुम्हाला खोट ठरवत नाहीत तर हे करत आहेत तुमच्यापूर्वी देखील अनेक पैगंबर खोटे ठरवले गेले आहे परंतु खोटे ठरवण्यावर आणि त्यांना दिल्या गेलेल्या यातनांवर त्यांनी संयम दाखवला येथपर्यंत की आमची मदत त्यांना पोहोचली अल्लाच्या गोष्टींना बदलण्याची शक्ती कोणातच नाही आणि पूर्वीच्या पैगंबरांशी जो काही व्यवहार झाला त्याविषयक बातम्या तुम्हापर्यंत आल्याच आहेत وإن كان كبر عليك إعراضهم فإن استطعت أن تبتغي نفقا في الأرض أو سلما في السماء أو سلما في السماء فتأثيهم بآية ولو شاء الله لجمعهم على الهدى فلا تكونن من الجاهلين تتفيد ذر يلو كانت شيء وفكشا تمارا صحنوت نسل تر ذر تمشات كاي سامر ترسل तर जमिनीतील एखादे भुयारी मार्ग शोधा हो किंवा आकाशाला शिडी लावा आणि त्यांच्यापाशी एखादी निशाणी आणण्याचा प्रयत्न करा जर तर अल्ला इच्छिलं असत तर या सर्वांना सन्मावर जमा केलं असत म्हणून नादान बनू नका सत्याच्या आव्हानाला तेच प्रतिसाद देतात जे ऐकणारे आहेत उर्ली मृत जर अल्लाह अशं फबरी उठवेल न्यायालय पेश जातील होने पर लोग कड़ी एखाद निशाणी का उतरवली ग नहीं संगा अल््हा निशाणी उतरवण्याचं पूर्ण सामर्थ्य बाळगतो परंतु यांच्यामधील बहुतेक लोक नादानीत गुरफटलेले आहेत असलको इरी असं रुकुम जमिनीवर चालणाऱ्या एखाद्या प्राण्याला आणि हवेत पंखाने उडणाऱ्या एखाद्या पक्षाला पहा हे सर्व तुमच्यासारख्याच वर्गात मोठतात आम्ही त्यांच्या भाग्यलेखात कोणतीही कसर ठेवली नाही मग हे सर्व आपल्या रबकडे एक पटले जातात वल्लवी अला सिरात मुस्तकीम पण जे लोक आमच्या निशाण्यांना खोटं ठरवतात ते बहिरे आणि मुख्य आहेत अंधारात पडलेले आहेत अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पथोनष्ठ करतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्गावर लावतो यांना सांगा थोड विचार करून सांगा जर एखाद्या वेळी तुमच्यावर अल्लाकडून एखादं मोठं संकट येऊन कोसळतं अथवा अंतिम घटका येऊन ठेवते तर काय तेव्हा तुम्ही अल्लाशिवाय इतर कोणाचा धावा करता सांगा जर तुम्ही खरे असाल तर त्यावेळी तुम्ही अल्लाचाच धावा करता मग जर त्यांना इच्छिलं तर तो संकट तुमच्यावरून टाळतो अशा प्रसंगी तुम्ही ज्यांना अल्लाचे भागीदार ठरवले आहे त्यांना विसरून जाता कडे तुमच्यापूर्वी अनेक जनसमूहांकडे आम्ही प्रेक्षित पाठवले आणि त्या जनसमूहांना संकटात आणि दुःखात गुरफटवलं जेणेकरून त्यांनी नम्रपणे आमच्यासमोर झुकावं मग जेव्हा आमच्याकडून त्यांच्यावर संकट आलं तेव्हा त्यांनी नम्रता का दर्शवली नाही परंतु त्यांची हृदय तर अधिकच कठोर झाली आणि शैतांना त्यांना आश्वस्त केलं की जे काही तुम्ही करत आहात ते उत्तमच करत आहात इवाहो मग जेव्हा त्यांना दिलेल्या उपदेशांचं त्यांनी विस्मरण केलं तेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या खुशालीची दारं त्यांच्यासाठी उघडी केली येत पावेतो की जेव्हा त्यांना दिल्या गेलेल्या बक्षिशीत खूप मग्न झाले तेव्हा अचानकपणे आम्ही त्यांना पकडलं आणि आता परिस्थिती अशी होती की ते प्रत्येक मांगल्यापासून निराश झाले होते अशा प्रकारे त्यांची मुळ कापून टाकली गेली ज्यांनी जुलूम केलं होतं आणि सर्व प्रश्नाचा आहे सकल जगांसारब अल्लासाठी की ज्यानं त्यांची मुळ कापून टाकली ओ के ये पैगंबर सांगा, कथी तुम्ही तरी विचार केला, जर अल्लाश्वर अल्ला है जो युवा पर क्या प्रकार वरसे वर आप कशा प्रकार दृष्टि चुकवत जहरा। इल्ला सांगा कधी तुम्ही विचार केला की जर अल्लाकडून अकस्मात किंवा जाहीररित्या तुमच्यावर प्रकोप आला तर जालिमानच्या शिवाय इतर कोणी नष्ट होईल काय <Sanskrit> आम्ही जो पैगंबर पाठवतो तो याच करता तर पाठवतो तिथे सदाचारी लोकांना खुशखबरी देणारे आणि दुराचारी लोकांना भय दाखवणारे असावेत मग जे लोक त्यांचं म्हणणं ऐकतील आणि आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही <Sanskrit> आणि जे आमच्या आईतींना फोटो ठरवतील ते आपल्या अवैधपाई शिक्षा भोगल्याशिवाय राहणार आहेत हे पैगंबर सल्लेला अवलं असल यन्ना सांगा, मैं तुम्हाला आसा सांगत नहीं कि से मला से ज्यान नहीं और आसा ही किज अल्ला से खजिने मेरा परीक्षा तो ज्ञान नहीं सांगत नहीं कि मी आहे, है तर केवल त्या वह्य दिव्य प्रकटन च पालन करतो, जी मैयाव उतर जग य विचारा अन्ना और डोस दोगानू शकत का, है। का है विचार कर आणि हे पैगंबर सल्ले वसल्लम सल्लेला या दिव्य प्रकटनाच्या ज्ञानाद्वारे त्या लोकांना उपदेश करा जे लोक याचा भय बाळगतात की आपण आपल्या रफ समोर कधीतरी अशा अवस्थेत हजर केले जाऊ जेथे त्याच्याशिवाय कोणीही असा सत्ताधीश नसेल जो त्यांचा समर्थक आणि सहाय्यक असेल किंवा त्यांची शिफारस करील कदाचित या उपदेशानं सावध होऊन त्यांनी ईशविरुतेच वर्तन अंगी करावं काल सोडून आणि ते लोक आपल्या रफचा दिवस धावा करत असतात आणि त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यात गुंतलेले असतात त्यांना आपल्यापासून दूर लोटू नका त्यांच्या हिशेबातील कोणताही गोष्टीचा भार तुमच्यावर नाही आणि तुमच्या हिशेबातील कोणत्याही गोष्टीचा भार त्यांच्यावर नाही या उपर देखील जर तुम्ही त्यांना दूर लोटलं तर चालेल लोकांमध्ये गणले जालो खरं पाहता आम्ही अशा तऱ्हेनं या लोकांपैकी काहींना काहींच्या द्वारे परीक्षा टाकला आहे जेणेकरून त्यांनी त्यांना पाहून म्हणावं हेच ते आमच्यातील लोक आहेत त्यांच्यावर अल्लाची दया आणि कृपा झाली आहे होय काय अल्लाह आपल्या कृतज्ञ दासांना यांच्यापेक्षा अधिक जाणत नाही औसुला ओसुलह अन्न होमच्याजवळ ते लोक येतील जे, जे आमच्या आयतींवर इमान आणतात तेव्हा त्यांना सांगा तुमच्यावर शांती असो तुमच्या रब्न दया आणि कृपेचा परिपाठ स्वतःसाठी आवश्यक केला आहे ही त्याची दया आणि कृपाच आहे एखाद्यानं नादानीन एखादं दुष्कर्म केलं असेल आणि नंतर पश्चाताप व्यक्त केला आणि सुधारणा केली तर तो त्याला माफ करतो नरमयी दाखवतो अशा तर आम निशाणा उघ कर प्रस्तुत करो जेनेकर अपराध अगर स्पष्ट वहाँ हे पैगंबर सलम सुम लोग अल्लाहशिवा इतर जावा कर आंकी बंदगी कर मनाई कर सांगा मी तुमच्या इच्छांचं अनुकरण करणार नाही जर मी असं केलं तर मी पथभ्रष्ट झालो सरळ मार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी राहिलो नाही सांगा मी आपला रथ तर्फे एका उज्ज्वल प्रमाणावर कायम आहे आणि तुम्ही त्याला फोटो अख्तियर ती तुम्ही गोष तुम्हें सर्वस्वी अधिकार आर्वस्वी अल्लाह लो सत्य सांगतो निवाडा बाबी संगठ नि तर एखाद्या वेळी ती गोष्ट माझ्या अख्यारीत असती जिच्यासाठी तुम्ही घाई करत आहात तर माझ्यात आणि तुमच्यात निर्णय लागला असता परंतु अल्लाह अधिक चांगला जाणतो की जालिमांशी कोणता व्यवहार केला गेला पाहिजे मिन वरकत इल्ला वला त्याच्याजवळ परोक्षाच्या किल्ल्या आहेत ज्याचं ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणालाच नाही समुद्र आणि जमिनीत जे काही आहे ते सर्व त्याला माहित आहे झाडावरून गळून पडणारा कोणतंही पान असं नाही त्याची माहिती त्याला ते नसावी जमिनीच्या अंधकारपूर्ण थरात कोणताच दणा असा नाही ज्याचं त्याला ज्ञान नसावं खुष्कळ आणि ओलं सर्व काही एका खुल्या ग्रंथात लिहिलेले आहे जे तुम्ही करता, ते जीवना की है मत तो तुम्हारा दाखन दे तुम्हें आपल्या दासांवर तो संपूर्ण प्रभुत्व राखतो आणि तुमच्यावर निरीक्षक नियुक्त करून पाठवतो येत पावेतो की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यू झटका येऊन ठेपते तेव्हा त्यानं पाठवलेले फरिश्ते त्याचे प्राणहरण करतात आणि आपलं कर्तव्य बजावण्यात जरा देखील कसूर करत नाहीत मग सर्वचे सर्व, सर्व आपल्या खऱ्या स्वामी अल्लाकडे परत आणले जातात सावधान निर्णयाचे सर्व अधिकार त्यालाच प्राप्त आहेत आणि हिशोब घेण्यात तो अत्यंत सत्वर आहे हे पैगंबर सल्ले सल्लम यांना विचारा वाळवंट आणि समुद्राच्या अंधकारात कोण तुम्हाला संकटापासून वाचवतो कोण आहे ज्याच्याजवळ तुम्ही संकट समयी गया वाया करून आणि गुपचूपणे प्रार्थना करता कुणाला म्हणता की जर त्यानं या संकटातून वाचवलं तर आम्ही जरूर कृतज्ञ बनू सांगा अल्लाह तुम्हाला यापासून आणि प्रत्येक यातनेपासून मुक्त करतो मग तुम्ही इतरांना त्याचा भागीदार ठरवता बाद। सांगा तो याला समर्थ आहे कि, एखा कि तुम्हाला एखादा प्रकोप वरून कोचवा अथवा तुमच्या पायाखालून उचळवा किंवा तुम्हाला गटा गटागटात विभागून एका गटाला दुसऱ्या गटाच्या शक्तीचा सा आसवाद चापवा पहा आम्ही कशा प्रकार वर्चर विविध पद्धति आमशा प्रस्तुत करता आहोत् कदाचित सत्य समझाव तुम्हें लोग सत्य है संगा कि मैं तुम्हारे हवलदार बनल गेलो नहीं प्रत्येक वार्तेच्या प्रकट होण्याची एक वेळ निर्धारित आहे लवकरच तुम्हाला स्वतःच परिणाम कळेल आणि हे पैगंबर सल्ल वसलम जेव्हा तुम्ही पाहाल कि लोक आमच्या आयतींवर टीका करत आहेत तर त्यांच्यापासून दूर व्हा येत पावेतो की त्यांनी हे संभाषण सोडून दुसऱ्या गोष्टीत लागावं जर एखाद्या वेळी शेतांना तुम्हाला विसर पाडला तर तेव्हा तुम्हाला त्या चुकीची जाणीव होईल त्यानंतर पुन्हा अशा जालिनच्या जवळ बसू नका त्यांच्या हिशोबातील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी पापळविरू लोकांवर नाही परंतु उपदेश करणं यांचं कर्तव्य आहे कदाचित ते दुर्वर्तनापासून वाचावेत वा لَكِرْهِ أَنْ تُفْسَدَ نَفْسٌ بِمَا كَسَبَتْ لَيْسَ لَهَا مِنْ دُونِ اللَّهِ وَلِيٌّ لَيْسَ لَهَا مِنْ دُونِ اللَّهِ وَلِيٌّ وَلَا شَفِيعٌ وَإِنْ تُعَدِّلِ الْكُلَّ عَدْلٌ لَا أُخْرِجُ مِنْهَا أُولَئِكَ الَّذِينَ أُبْسِلُوا بِمَا كَسَبُوا لَهُمْ شَرَابٌ مِنْ حَمِيمٍ وَعَذَابٌ أَلِيمٌ بِمَا كَانُوا يَفْسُقُونَ सोडा त्या लोकांना ज्यांनी आपल्या धर्माला खेळ आणि तमाशा बनवून टाकला आहे आणि ज्यांना ऐक जीवनानं भुलवलं आहे होय त्यांना हा कुराण ऐकून उपदेश आणि तंबी देत रहा की एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या केलेल्या कृत्यांच्या आपत्तीत सापडू नये आणि सापडावी ही अशा असतेत की अल्लापासून वाचवणारा कोणी समर्थक आणि सहाय्यक आणि कोणी शिफारशी तिच्यासाठी नसावा आणि शक्य ती वस्तू जरी मोबतल्यात देऊन सुटू इच्छित असावी तर ती सुद्धा तिच्याकडून स्वीकारली जाऊ नये कारण की असे लोक तर स्वतः आपल्या परिणाम स्वरूप पकडले जातील त्यांना तर सत्याच्या आपल्या इनकाराच्या मोबदल्यात उकळणारं पाणी पिण्यास मिळेल आणि दुःखदायक प्रकोप भोगावायच मिळेल قلن الشهواته الشياطين نص الارض حيران حيران له اصحاب يرونه الى الهدى اتنا والان هدى الله هو الهدى وامرنا ان نسلم لرب العالمين كي پیغمبر صلى الله عليه وسلم तना विचारा काय अल्लाह ने सोडून त्यांचा धावा करावा जे आम्हाला लाभही पोहोचू शकत नाही आणि नुकसानही नाही आणि जारते अल्लाह ने आम्हाला सन्मार्ग दाखवून दिला आहे तर काय आम्ही परत पावली मागे फिराव काय आम्ही आपली दशा त्या माणसासारखी करून घ्यावी ज्याला शेतनांनी वाळवंटात भटकवलं असावं आणि विकसित फिरत असावा वास्तविकपणे त्याचे सोबती त्याला हात मारत असावेत की, की इकडे हा सरळ मार्ग मौजूद आहे सांगा वस्तुत खरं मार्गदर्शन तर केवळ अल्लाच मार्गदर्शन आहे आणि त्याच्याकडून आम्हाला हा आदेश मिळाला आहे सर्व सृष्टि स्वामीपुढ़वा नमाज कायम करा अवेदने पास दूर रहा तुम्हें एकत्र